पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील सकाळी दोघही बरोबर पावणेपासला एअरपोर्टला पोहोचले काव्या म्हणाली श्रीधर जरा थंडी वास्ते ना काव्या म्हणाली मग उटीला तर तू गाठूनच जाणार आहेस म्हणून जर दुसरी बॅग घेतली सर्व थंडीचे कपडे त्यात टाकलेत श्रीधर म्हणाला हे बाकी तू बरं केलंस तुझ्याशिवाय पॅकिंग कशी पूर्ण होणार काव्या म्हणाली श्रीधर यावेळेला तूही चांगलीच मदत केली नाहीतर माझा इतका लोक चॉईस झाला नसता तेवढ्यात त्यांचा नंबर आला चेकअप करून बॅगा गेल्या एक हँडबॅग काव्याने हातात घेतली आणि दोघे विमानाची वाट पाहत बसले काव्या म्हणाली श्रीधर विमान प्रवास किती सुखाचा आणि पटकन होतो ना पण इथे तीन तास जातात ते मात्र फार वेळ खाऊ श्रीधर म्हणाला मला आता याची फार सवय झाली आहे त्याचं काही वाटत नाही मी आपलं इंग्रजी मुव्हीज बघत बसतो काव्या म्हणाली हे बरं तुझं मस्त वेळ जात असणार श्रीधर म्हणाला आता मात्र आपल्याला वे वेळ मिळाला की गप्पा मारूया काव्या म्हणाली हो तर प्रवासात मनसोक्त गप्पा भटकणं आणि खाणं याशिवाय आपल्याला दुसरा उद्योग तो काय आता श्रीदर म्हणाला आपण हे आठ दिवस एकमेकांच्या सहवासात असे घालवू की या क्षणांची आठवण कायम आपल्या मनात राहील आणि वेळोवेळी या क्षणांची आठवण होऊन आपण पुन्हा ताजे होऊ काव्या म्हणाली खरंच एखादा फोटो पाहिला की आपण लगेच फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि त्या क्षणाच्या अवतीभोवतीच्या साऱ्या गोष्टी आपल्याला आत्ताच घडत आहेत असं वाटायला लागतं श्रीधर म्हणाला म्हणून फोटो योग्य त्या ठिकाणी आणि योग्य वेळी घेऊया काव्यानं पर्समधून लगेच कॅमेरा बाहेर काढला आणि दोघांचा एक सेल्फी घेतला सुद्धा काव्या म्हणाली चल झाली सुरुवात विमान बँगलोरला लँड झालं श्रीधर आणि काव्या मनसोक्त फिरण्याच्या मूडमुळे फारच खुश होते टॅक्सी केली आणि उठल्या जाण्यास निघाले काव्या आता या प्रवासानं आपण फार सुखावून जाणार बघ काव्या म्हणाली ते कसं काय श्रीधर म्हणाला उटीला जाताना रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या घनदाट हिरव्यागार निसर्गाचे दृश्य आपण पाहत जाणार आहोत काव्या म्हणाली श्रीधर आपण उटीला जाण्याचा निर्णय तो का उगीच नाही घेतला निसर्गाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार म्हणून काव्या तर अगदी हुरहळून गेली होती बोलता बोलता बँगलोर सुटून उटीच्या मार्गावर कार भरधाव धावत होती काव्या आणि श्रीधर आजूबाजूला न्यायात चालले होते श्रीधर म्हणाला काव्या आपण काहीतरी खाऊया का थोडं काव्या म्हणाली खरच, आपण बोलण्याच्या नादात भूकही विसरलो आता मस्तपैकी आणलेले सँडविचेस खाऊ आणि पुढे कुठेतरी चहा घेऊ काव्याने सँडविचेस काढून दोघांनी खाल्ले गप्पा मारत असता काही डोंगर लागले आणि हिरवळीने मडलेले डोंगर एखादा शारून येसण्यासारखे दिसत होते काव्या म्हणाली श्रीधर असे मनोरी बघत आपले अगदी डोळ्यांचे पारने फिरणार आहे बघ त्या डोंगराने जणू हिरवागाळ शालून नेसलाय आणि त्यावर त्या फुलांची आरास म्हणजे त्या शालूवरील जणू वेलबुट्टीच काढलीय वाटतं श्रीधर म्हणाला काव्या ही तर सुरुवात आहे उटी आलं म्हणजे बघ आणि काय वाटतं ते सांग काव्या म्हणाली श्रीधर तुझा सहवास आणि नयनमनोहरी दृश्य पाहून काय वाटतंय माहितीये श्रीधर म्हणाला अगं वाट कसली बघतेस या प्रवासात स्वच्छंदी विहार करायचा आणि मनसोक्त आनंद लुटायचा श्रीधर आणि काव्या खरोखर ऑफिस काम आणि सारं काही विसरून एकमेकांच्या साथीनं हा प्रवास करत होते आणि या ट्रीपचा आनंद द्विगुणित करत होते ड्रायव्हरने विचारले साप गाडी रुकाणे का क्या फिर आगे बहुत देर तक कुछ नहीं मिळेगा श्रीधरच्या मनात तेच होतं त्याने एका चांगल्याशा हॉटेलजवळ गाडी थांबवण्यासांगितली श्रीधर आणि काव्या टेबलापाशी येऊन बसले वेटरने वाफाळणारा चहा आणून टेबलावर ठेवला काव्या म्हणाली अशा वातावरणात चहा घेण्याची काय मजा असते ना श्रीधर म्हणाला खरंय तुझं थंडगार वारा वाहतोय आणि हा गरमागरम चहा मनाला अधिकच उत्तेजित करतो नाही काव्या म्हणाली श्रीधर माझ्या सहवासात राहून बरंच शिकलायस की बोलायला श्रीधर म्हणाला मग आधी नव्हतो का बोलत तोच काव्या म्हणाली हो पण आता जरा अधिकच रोमॅंटिक वाटतोय मला श्रीधर म्हणाला तुझ्या सहवासात माझं मन मला परत हरवून टाकावसं वाटतं तुझ्या बोलण्यातलं माधुर्य मला किती मोहवून टाकतं काव्या म्हणाली खरच श्रीधर मलाही तुझी ओढ नेहमी वाटत राहते तू टूरला गेलास ना की मला एक एक दिवस जात नाही श्रीधर म्हणाला काव्या आपल्या कामाचा आता विषय नको आठ दिवस मी देखील फोनही घेणार नाही हे ऐकून काव्य म्हणाली श्रीधर खरंच की काय मला अगदी स्वप्नवत वाटतय नाही काव्या खरंच मी फोन सुद्धा घेणार का नाही काव्या खुश होऊन म्हणाली ए होईना बात नाहीतर आपण रोमॅन्टिक मूडमध्ये असायचं आणि फोन खनखनायचा तोस ड्रायव्हरने हॉर्न वाजवला अर्धा तास होऊन गेला ते दोघांच्या लक्षात आले नव्हते हॉर्नचा आवाज ऐकताच भाणावर येत काव्या चल इथंच बोलत बसायचं नाही प्रवासात बोलूही आणि निसर्गाचाही आनंद लुटू दोघं कारमध्ये बसली आणि पुन्हा गाडीने वेग घेतला धावणाऱ्या त्या गाडीबरोबरच भरावर मागे जाणारी हिरवीगार झाडी आणि त्यात लपलेली घरे मागे जाताना काव्य अगदी निरखून पाहत आनंद घेत होती सीदरची तंद्री लागली होती काव्या मात्र या साऱ्या दृश्याकडे बघत मनात वेगवेगळी चित्रे साठवत होती कल्पनांनी त्यात रंग भरत होती निसर्गाने ही भरभरून केलेली उदहण याविषयी तिच्या मनात अतिशय उत्कट भाव येत होते आणि आपण एखादं गाणं इथं गुणगुनावं असंही तिला वाटून गेलं तो श्रीधर म्हणाला काय कुठे हरवली होतीस काव्या म्हणाली मी नाही तुझी तंद्री लागली होती काव्या त्याचा मूड घालवू इच्छित नव्हती कोणाला कोणती कला किती आवडेल हे जरी सांगता येत नसले तरी आता आपण दोघांनी फक्त या ट्रीपचा आनंद मनसोक्त उठायचा हे काव्यानं ठरवलं होतं ती श्रीधरला म्हणाली श्रीधर दोन तासावर उटी आहे आणि आपल्या जणू आत्ताच प्रवासाला सुरुवात केली असं वाटतंय श्रीधर म्हणाला काव्या अशा आल्हाददायक वातावरणात प्रवास हा प्रवास वाटतच नाही मुळी शीन तर जातोच आणि मन अगदी ताज होतं काव्या म्हणाली श्रीधर ते बघितलं घनदाट झाडीत लपलेलं ते सुंदर घर समोरच पाण्याचं छोटस बाजूला नारळांची झाडं समोर चहाचे मळे आ हा हा इथे राहण्याचं सुख काय भारी ना श्रीदर म्हणाला आपणही राहण्यासाठी असंच हॉटेल बुक केले, काव्या उडालीच काय वाह वाह काय मजा येणार आहे या ट्रीपमध्ये तिच्या झालेल्या जोराच्या आवाजाने ड्रायव्हरने मागे वळून पाहिलं श्रीधर म्हणाला ही ट्रीप आपली संस्मरणीय होणार यात शंका नाही काव्या म्हणाली आपण दोघांनी जे फोटो टिपले कंबाल आहेत आपल्याला नेहमी आठवण देत श्रीधरने काव्याकडे पाहत तिच्या हातात हात घेत म्हणाला काव्या असंच आपल्या दोघांचं आयुष्य कायम बहरलेलं असावं असं मला वाटतं तोज ड्रायव्हर म्हणाला साप हॉटेल आगाया काव्यानं रूममध्ये शिरताच पडदेबाजूला केले आणि श्रीधरला जवळ ओढत म्हणाली श्रीधर काय कम्माल हॉटेल बुक केलं असतू चौ नुसत्या डोंगरांच्या रांगाच रांगा आणि त्यात डोकवणारी ही टुमदार घरे खरंच खरंच श्रीधर स्वर्गसुख काय असताना तेच हे आणि आपण इथं चार दिवस घालवणार आहोत श्रीधर म्हणाला हा फक्त एक व्यू झाला काव्या आपण जेव्हा साईड सिंगला जाऊ तेव्हा तर धम्मा देणार आहे बघ ते बघून तू तर अगदी हरकूनच जाशील काव्या म्हणाली तू तर अगदी आधी कधी बघितलंच असं बोलतोय जे काही ऐकलंय त्यावरून सांगतोय काव्या म्हणून तर इथं यायचं ठरवलं ना आपण काव्यानं रूममधील किटली चहा करण्यासाठी पाणी उकळलं तेथील चहा साखर व दूध टाकून चहाचा कप श्रीधरच्या हातात देत म्हणाली खरंय श्रीधर तुझं आपले आठ दिवस अगदी झक्का जाणार कायम लक्षात ठेवणारे क्षण आपल्या मनात कायमचे कोरले जातील श्रीधर म्हणाला इतल्या चहाचा स्वाद काय अफलातून आहे तोच काव्या म्हणाली इथं चहा कसा बनवला जातो तेही दाखवलं जातं ना हो अगदी खरं आपल्याला जवळून चहाचे मळे तर बघायला मिळतीलच शिवाय चहा कसा तयार होतो तेही बर आपण असंच बोलत बसणार आहोत की आवरायला घेणार आहोत काव्या म्हणाली श्रीझर थोडा वेळ असंच बघत गप्पा मारू ना मस्त वाटतं इथं श्रीधर म्हणाला चल गॅलरीत खुर्च्या आहेत का तिथं बसूया बोलत श्रीधर आणि काव्या आजूबाजूच्या निसर्ग सान्निध्याचं स्वर्गसुख अनुभवत गप्पात रंगून गेली काव्या म्हणाली श्रीधर पृथ्वी तलावरील अशा भेटी देणं आणि आनंद मिळवणं कितीजण उपभोगत असतील श्रीधर म्हणाला फारच थोडे पैसा असूनही त्याचा विनियोग न करता आणखी पैसा जमवण्यात काहीजण धावत असतात काही पैसा नाही म्हणून ते जाऊ शकत नाही आणि काहींना अशी ठिकाणं असतात याची जाणही नसते काव्य म्हणाली श्रीधर म्हणजे आपण या, या बाबतीत खूपच भाग्यवान म्हटलं पाहिजे स्वर्ग आणि नरक या खरं कल्पना परंतु असा हा निसर्गाचा आविष्कार पाणं म्हणजे खरे स्वर्गसुख अनुभवल्यासारखं आहे डोळे भरून सतत पाहत राहावं असाच हा नजारा आहे श्रीधर म्हणाला चल आता आवरलं पाहिजे तसं काव्य आणि श्रीधर उठले फ्रेश होऊन अगदी त्यांचं मनही ताजतवण झालं होतं श्रीधर म्हणाला आता पाच वाजत आले आहेत जवळच एखादं ठिकाण पाहून येऊया श्रीधरने ड्रायव्हरला फोन केला दोघंही रूमच्या बाहेर पडली कारमधून जाताना वळणावळणाचे वर्ना रस्ते आणि आजूबाजूची हिरवी वनराई पाहात दोघेही सुखावून जात होती ड्रायव्हरने एक दोन स्पॉट दाखवले एके उंच ठिकाणी गाडी थांबवली तेथे पुन्हा दोघांनी वाफाळणारा चहा व नाश्ता केला एकमेकांचे अनेक पोजमधील फोटो टिपले तितक्यात काव्याला खूप मोठा घोळका दिसला आणि कट साऊंड असा आवाज ऐकू काव्या श्रीधरला म्हणाली कुठल्या तरी चित्रपटाचं शूटिंग चाललंय बहुदा आपण जाऊया का बघायला श्रीधर म्हणाला नको काय पाहायचं त्यात तेवढ्यात एक गाणं सुरू त्या, त्या सुरानी तर काव्या पुरती भारावून गेली तिचं मन त्या गाण्यानं डोलू लागलं आणि ती तिकडे जायला आतूर झाली जवळून एखाद्या गाण्याची शूटिंग कशी घेतात ते पहावं असं तिला प्रकर्षानं वाटलं चित्रपटातून उटीत अनेक शूटिंग घेतलेली गाणी तिनं पाहिली होती आणि आता जवळून गाण्याचा योग आला होता श्रीधरला ती म्हणाली तू फार तर येऊ नकोस मी थोड्या वेळ पाहून येते सीदन नाईलाजानं म्हटलं जा पण लवकर काव्या त्या घोळक्यात काही जणांना बाजूला सारत पुढे डोकावून पाहू लागली गाण्याचे बोल सुरु झाली की नायिका ते गाणं ओठानं गुणगुणत एक्शन करत नायकाच्या मागेपुढे कर, करत नायका चेहऱ्यावर भाव दाखवत होती नायकही त्याच्या बोलावर आपले भाव व्यक्त करत होता काव्या हा प्रसंग मन भरून पाहत होती गाणंही तिला आवडलं होतं कितीतरी दिवसांनी जणू तिला गाणं प्रत्यक्षात पाहायचीही संधी आली होती बरेच रिटेकाई होत होते चित्रपट पाताना न तिला त्या त्यामागच्या या सर्व बाबी कशा होतात त्याचा उलगडा झाला गायक हे दुसरेच असतात परंतु नायक नायिका गाण्याच्या बोलावरून आपला परफॉर्मन्स असा काही सादर करतात की जणू तीस प्रत्यक्ष गातायत असं वाटावं यात तंत्रज्ञानाची ही कमाल असते काव्याला या शूटिंग पाहून गाण्याची पुन्हा एकदा ओढ उत्पन्न होऊन अस्वस्थ झाली माझं गाणं मी परत सुरू करायला हवं पण ते अशात तरी शक्य नाही असं तिला वाटून गेलं तो श्रीधर तिथे आला आगं एक तास होऊन गेला चल आपल्याला आणखी स्पॉट बघायचे हे म्हणताच ती भाणावर आली श्रीधरला म्हणाली चल आपण काही फोटो टिपूया काव्याने निळ्या रंगाचा कुर्ता व पायजामा घातल्याने ती सुरेख दिसत होती आणि काव्याचे फोटो टिपत श्रीधरही एक मस्त मूडमध्ये आला होता संध्याकाळ झाली आणि सूर्यास्ताच्या वेळी तर वातावरण अधिकच आल्हाददायक वाटू लागलं डोंगराच्या आडसुरे जातानाचे मनोहरी दृश्य टिपत काव्या आणि श्रीधर दोघेही हरकून गेले रूमवर परतता श्रीधरने सर्व फोटो लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करून घेतले काव्या म्हणाली काही वर्षानंतर जेव्हा हे फोटो आपण पाहू तेव्हा एक क्षण आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जातील काव्यानं टिपलेल्या फोटोत एक वेगळेपण जाणवे तिच्यात असणारी कलात्मकता उठून दिसे श्रीधर म्हणाला काव्या तू काढलेले झक्काच फोटो मी एका बाजूला ठेवतो काव्या श्रीधरच्या या वाक्यात चमकली श्रीधरचं असं तिच्या कलेबद्दल कौतुक फार कमी वेळा तो करत असे काव्याही लगेच म्हणाली श्रीधर तुही काही फोटो खूप सुंदर काढले आहेत काव्या फ्रेश होऊन आली श्रीधरला म्हणाली जेवण आपण रूममध्येच मागवूया श्रीधर म्हणाला नाही इथं बाहेर गार्डन आहे तिथे जेवण करूया श्रीधर आणि काव्याने गार्डनमध्ये बसून साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला आणि दोघं रूमवर परतली दिवसभरात केलेला प्रवास आणि निसर्ग पाहत त्यांचं मन सुखावून गेलं होतं ऑफिस काम याचा केव्हाच विसर पडला होता कॉटवर एकमेकांशी गप्पा करत दोघांना एकमेकांच्या कुशीत केव्हा झोप लागली हे कळलेही नाही सूर्यकिरणे अंगावर आल्याने काव्याला एकदम जाग आली बालकणी ती उभी राहून निसर्ग दृश्य निहावू लागताच पक्ष्यांचा मंजूळ आवाजही तिच्या काणी पडताच ती श्रीधरला म्हणाली श्रीधर चल उठ मी मस्तपैकी कॉफी करते आणि इथे बसून ती पिऊ श्रीधर म्हणाला काय ऊन पडलं आणि मला जागच आली नाही काव्या म्हणाली कशी येणार काल दिवसभर काय कमी फिरलो आणि दमलो का श्रीधर म्हणाला काव्या दमलो नाही पण तुझ्या सहवासात हरवून निसर्ग खऱ्या अर्थाने न्याहाळला आणि मनसोक्त आनंद घेतल्यानंतर अतिशय छान झोप लागली बर आता ये लवकर काव्याने श्रीधरला कॉफीचा कप हातात देत म्हणाली काल चहाचा आस्वाद घेतला आज कॉफीचा घेऊया श्रीधर म्हणाला आपण येथून चहा आणि कॉफी मात्र घेऊन जाऊया काव्या म्हणाली म्हणजे काय न्यायचीच आणि गेल्यावर इथल्या आठवणी काढत आस्वादही घ्यायचा काव्या म्हणाली या निसर्गरम्य ठिकाणी सकाळची वेळ किती प्रसन्न वाटते ना गजबजाट नाही कलकल नाही अतिशय शांत आणि रम्य असं निसर्ग दृश्य पहात यात हरवून जावं असं वाटतं श्रीधर म्हणाला मग आज विविध साईट बघून अजूनच मजा येणार काव्या म्हणाली चल आवरायला घेऊया आणि साईट बघायला जाऊया